स्कंद पहिला अध्याय सहावा अध्याय सहावा मधुकैटभांचा उदय त्यानंतर ऋषींनी उत्सुकतेने सुताला विचारले हे सुता विष्णूंनी 5000 वर्षे वर्षेपर्यंत सागरात राहून मधुकैटभाशी युद्ध केले पण के के ते दानव इतके दृष्ट त्यांचा श्रीहरीने कसा वध केला ते अद्भुत चरित्र आता कथन कर सुदैवाने तू बहुश्रुत वक्ता आहेस आणि आपला येथे समागम झाला आहे समागम हा अमृतपणे अन्न खातात मूत्रोत्सर्ग करतात मैथून सुखही त्यांना विधीत असते पण त्यांना बरे वाईट हे समजण्याचे ज्ञान नाही तसेच ज्यांना हरिकथा श्रवण करण्याची इच्छा होत नाही ते नरपशुच होत मृगादी पशु किंवा भुजंग ही नाद सेवनाने मोहित होत असतात इंद्रियांमध्ये श्रवणे व चुरेंद्रिय वेदशास्त्रांचे श्रवण सात्विक आणि साहित्यशास्त्रांचे श्रवण राजस आहे तर परदोष प्रकारात युद्धवार्ता हे श्रवण तामस आहे सात्विक श्रवणाचे तीन प्रकार सांगितले आहेत उत्तम मध्यम आणि कनिष्ठ उत्तम हे मोक्षफल देते मध्यम स्वर्गप्राप्ती विषयोपभोग करून देणारे अधम असे निश्चयाने सांगितले आहे साहित्य तीन प्रकारचे आहे स्वकीय स्त्रीचे ठिकाणी मध्यम आणि परस्त्रीचे ठिकाणी अधम शास्त्र वेत्याने तामस श्रवणाचे तीन प्रकार पुढील प्रमाणे सांगितले आहेत आता पुरुषाचे युद्ध हे उत्तम पांडवांप्रमाणे आणि शत्रुशी द्वेषाने होणारे मध्यम व विवाद आणि कलह यामध्ये निष्कारण होणारे वाघयुद्ध हे अधम आहे तेव्हा हे, ते हे महाविचारी सुता पुण्यकारक आणि पापनाशक आहे म्हणून कृष्णद्वैपानापासून श्रवण केलेली शुभकथा तू आम्हाला सांग सुत म्हणाला तुम्ही सर्व आणि मीही धन्य हो, आहोत ऐका पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले देव होते त्यावेळी वाढले ते, ते इतस्त क्रीडा करून राहू लागले ते अगदी भावाभावाप्रमाणे राहत त्यांनी विचार केला कारणाशिवाय काही घडत नाही आधाराशिवाय अधेय कोणत्याही प्रकारे राहणे शक्य नाही परंतु हा आधार कोणता आहे हे सुचत नाही हे सुखरूप आणि विस्तीर्ण जल कोणाच्या आधारावर आहे हे कुणी उत्पन्न केले आम्ही जला कसे राहिलो आम्ही दोघे कसे निर्माण झालो आमचे माता पितर कोठे आहेत हे खरोखरच आम्हाला समजत नाही तेव्हा पाण्यात जवळच असलेल्या मधुला कैटप म्हणाला हे भ्रात्या केवळ ज्या शक्तीमुळे आपणाला जलात संचार करता येतो ती अचल शक्ती आपल्या निर्मितीचे कारण असावी हे जलही तिच्याच आधारावर आहे तीच देवी सर्वांचे कारण आहे अशा प्रकारे त्या असुरांना ज्ञान होऊ लागले तेवढ्यात त्यांनी मनोहर वाघबीज आकाशामध्ये श्रवण केले तोस त्यांनी उपदेश म्हणून स्वीकारून त्याचाच जप सुरु केला अशा प्रकारे पुष्कळ जप केल्यावर आकाशात उत्पन्न झालेली शुभ विद्युलता त्यांना दिसली तेव्हा हा नक्कीच मंत्र आहे असे म्हणून हे सगुण ध्यान आपल्याला दिसले असा विचार त्यांच्या मनात आला आणि मधुकैठ व निराहार जितेंद्र एकचित्त होऊन लय लावून जप करीत राहिले असे हजार वर्ष तप केल्यावर ती परमशक्ती प्रसन्न झाली आणि त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता म्हणाली हे दैत्य हो तुम्हाला संमत असा वर मागा मी तुमच्यावर संतुष्ट झाले आहे अशा प्रकारे आकाशवाणी ऐकल्यावर ते दानव म्हणाले हे सूर्य ते देवी स्वच्छेने मरण येईल एवढा ये वर दे हे दैत्यानो माझ्या प्रसादाने तुम्ही व्हाल आणि सर्व दैत्यानाही अजिंक्य व्हाल ह्या प्रकारे वरप्राप्ती झाल्यामुळे ते दानव उन्मत्त झाले आणि जलचर प्राण्यांसह समुद्रात पीडा करू लागले काही काळानंतर पद्मासनावर बसलेला ब्रह्मदेव त्यांच्या दृष्टीस पडला त्यांना अत्यंत आनंद होऊन ते महाबला म्हणाले हे सुद्धा शुभ आसन कोण तू भित्रा असल्यामुळे ह्या स्थानाचा सत्वर त्याग कर दानवांचे हे भाषण ऐकून ब्रम्हदेव चिंताक्रांत झाला काय करावे हा एकच विचार तू सारखा करू लागला अद्याय सहवा समाप्त